पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी पांडुरंग रामचंद्र धमेरे वाचक मिरिंद पहिले तंत्र मित्रभेद कथा दुसरी एकदा भुखेने व्याकुळ झालेला एक कोल्हा ला अन्नासाठी पिळत असता एका समरभूमीवर आला तेथे भक्ष्याच्या शोधार्थ हिंडताना त्याला एक भयंकर आवाज ऐकू आला त्या आवाजाने कोल्ह्याची भयाने तारांबर उडाली तो मनात म्हणाला आता भरलीच आमची शंभर वर्षे बाप जाद्यांनी दाखवून दिलेले रान आता सोडावे लागला नंतर तो आवाज कोठून आला याचा तो शोध करू लागला तेव्हा त्याला एका लाडाखाली एक प्रचंड ढोल दिसला भिजकत बिचकत तो डवळ आणि निरखून पाहू लागला तेव्हा त्याला आढळून आले कि वाऱ्याने झाडाची पाने त्या ढोलावर पडत असल्यामुळे आवाज येत आहे तो ढोल पाहून त्याला वाटले आपल्याला आता अन्न मिळणार ढोलाचे निरीक्षण करीत असताना त्याला एक छिद्र दिसते त्याबरोबर त्याने कातडे कातडीत हळूहळू फाडून आत प्रवेश केला परंतु आत गेल्यावर त्याला फक्त लाकडाचा सांगाडाच दिसला त्यावर तो सताशी हसून म्हणाला आतून लाकूर आणि वरून कातडे म्हणून म्हणतो महाराजांनी आवाजाला देण्याचे कारण नाही ते ठीक आहे रे इंगलत म्हणाला परंतु माझे मंत्रिमंडळ भागरव मला सोडून जाण्याच्या विचारात आहे मग मी तरी कुणाच्या जीवावर धीर धरायचा म्हणाला महाराज शस्त्र शास्त्र अश्व वीणा ओ स्त्री ही वापरणाऱ्याने योग्ययोग्य ठरवायची असत तुम्ही जरा धीर धरून येथे थांबा मी पुढे होऊन तो आवाज नाचा याचा तपास करून येतो मग त्यावर काय उपाय करायचा ते पाहू तू नीट बातमी काढून आणशील ना, ना पिंगलकाने विचारलं आजपर्यंत खाल्लेल्या अन्नाला जागण्याचा प्रसंग आता आला आहे दमनक म्हणाला महाराजांची आज्ञा वाईटातूनही चांगले निर्माण करील आज्ञा केली की समुद्रात काय आणि वणल्यात काय मागे उडी मारील तोच खरा हे होय होईल पिंगलकाने आशीर्वाद दिला त्याबरोबर दमनक पिंगलकाला नमस्कार करून निघाला दमन तो गेला नाही तोच पिंगलकाचा धीर सुमनकाला सांगितल्याबद्दल त्याला खंत वाटू लागले त्याचे अधिकार काढून घेतले म्हणून सूड उभवण्यासाठी त्याने काहीतरी कारस्थान तर रचले नसेल ना अशी ही शंका पिंगलकाच्या मनात आली त्याच्या मनात आले आपण दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जाऊन बसावे आणि तेथून दमनक त्या प्राण्याला आपला भात करण्यासाठी घेऊन येतो की काय ते पहावे असा विचार करून तो एका बाजूला जाऊन एकटाच बसला दमन शोध करीत करीत संजीवक बैला लवळ आला आणि त्याला पाहून स्वतःशीच म्हणाला हम्म म्हणजे बैलच तर खोल्याच्या उपजत धुर्तपणाने तो विचार करू लागला संजीवकाचा शह देऊन आपल्या वचनात वागवले पाहिजे नाहीतरी राजेलो संकटे आल्या मंत्र्यांना सभ्यतेने वागवित नाही नेहमी संकटात असणारा राजा मंत्र्यांच्या दृष्टीने योग्य निरोगी माणूस वैद्याची कशाला प्रवाह करील तसाच संकटे नसलेला राजा मंत्र्यांची काय किंमत करणार असा विचार करून तो पिंगलकाला दमनक एकटाच येत आहे असे पाहून पिंगलक आपल्या जागेवर जाऊन बसला आणि तो जवळ येताच त्यांनी विचारले काय रे काय बातमी आणली आहे दमनक दरबारी पद्धतीने नमस्कार करून म्हणाला राजे लोक हे देवाचा अंश असतात त्यांच्याजवळ खोटे वागून चालायचे नाही कारण राजे लोक रागलोभ युभवी रोग अपने पेक्षा कमी दर्जा लोक राकावत नहीं दंडस्थला मदा वातावरण लुभ होता पर लक्ष दे तू का महाराज दमनको प्राणी फार मोटा है परंतु आप अरे पण तो रेडा मोठा असताना माझी सेवा करीत पिंगरकाने विचारली महाराज दमनक ऐने म्हणाला जी गोष्ट शस्त्रबलाने अगर सैन्य बलाने होत नाही ती बुद्धिबलाने करावी असा सज्जनांचा रिवाज आहे यावर पिंगलकाने दमनकास अमात्यपद देऊन त्याचा यथोचित गौरव केला आणि आपला कारभार त्याच्यावर सोपविला दमनक संजीवक बैलाकडे जाऊन त्यांना म्हणाला अरे मैलोबा चल तुला पिंगलक महाराजांचे बोलावणे आले आहे डोरकाळ्या फोडीत येथे तुम्हाला होऊ नकोस हे पिंगलक कोण संजीवकाने विचारले काय तू आमच्या पिंगलक महाराजांना ओळखीत नाही दमलकाने विचारले तर मग त्यांच्या आज्ञेची फळे सापल्यानंतर त्यांना ओळखू लागशील या वनातील सर्व प्राणीमात त्यांचे प्रजाजन आहे त्या परीकडच्या वृक्षाच्या छायेत ते आराम करीत हे ऐकून संजीवक धीतीने अर्धनेला होऊन गेला आणि अतिशय दुःखी अंत करणाने मला हे बघ तू बोलण्यात चतुर तसा तू वागण्यात खुशाल दिसतोस तू मला तुमच्या महाराजांकडे ने नेणार तेव्हा तूच माझे रक्षण कर पाहतो गुवा प्रयत्न करून दमनत म्हणाला राजे लोक लहरीपणाबद्दल प्रसिद्ध असतात तेव्हा तो असे करून त्यांना खबर देऊन येईपर्यंत येथेच थांब असे म्हणून दमन सिंगलकाकडे येऊन म्हणाला महाराज तो काही कोणी साधा दिसत नाही कैलासाधिपती श्री शिवाचे वाहन होण्याचा मान त्याला मिळाला आहे मी त्याला येथे काय करीत आहेस म्हणून विचारले तेव्हा जो म्हणाला की शिवाने हे रम्य व गवळ्या गवताचे उपवन मला बक्षींस दिले आहे पिंगलक हे ऐकून हळघळीत होऊन म्हणाला मला वाटलेच होते की हे प्रकरण साधेस होते नाही देवाने त्याला हे रम्य वन दिल्यावर तो असा दुरकाळ्या फोडणार तेव्हा तू त्याला काही कमी जास्त बोलला नाहीस ना मी त्याला सांगितले की आमचे पिंगलक महाराज पार्वती देवीचे वाहन असून तुम्ही येथे त्यांचेच पाहुणे म्हणून आला आणि अतिथी धर्मानुसार पिंगलक महाराजांचा योग्य तो सन्मान तुम्ही राखला पाहिजे त्याने हे मान्य केले असून तोच महाराजांकडून अभय दान मागवत आहे हे ऐकून पिंगलक खुश होऊन दमनाकाची स्तुती करून म्हणाला मंदिराच्या कलसाला ज्याप्रमाणे सभामंडपाचे भक्कम स्तंभ तो त्याप्रमाणे राजाला मंत्री असतात औषधाची परीक्षा ज्याप्रमाणे उपचारानंतर होते त्याप्रमाणे मंत्र्याच्या बुद्धीची परीक्षा संकटात राजाचे रक्षण केल्याने सिद्ध होते स्वस्थ कोवा नंडितहा जा तू त्याला माझ्या पुढे घेऊ देकडे जाऊन म्हणाला अभय दिले आहे तेव्हा तू निशंकनांजेणारे उगाट बळाच्या धमेंडीत जाऊ नको मी, मी सर्वतोपरी तुझे कल्याण होईल व आपणा दोघांनाही राजप्रभारी योग्य तो मान मिळेल याच दृष्टीने पुढील सर्व कार्य करणार आहे दोन धूर्त पुरुष जर एकमताने वागतील तर त्यांना वैभव लांब नाही शिकारीसाठी एका रान उठवावेसऱ्याने बोळी तरवावी। तसे आपण दोघांनी वागले पाहिजे नाही तर राजसेवकाची गर्वाने अवहेलना केल्यामुळे दंतील नावाच्या व्यापाऱ्याला पश्चाताप करावा लागला तशीच पाळी येईल हे कसे संजीवकाने विचारले दमनत म्हणाला ऐक